स्कंद पहिला अध्याय अकरावा। अध्याय पत्नीस चंद्राकडून पुत्र होतो ऋषी म्हणाले हे लोमहर्षण राजा पुरुरावा कोण त्याला कसे संकट प्राप्त झाले ही कथा आता आम्हाला सांग हे सुता तुझी रसवाणी अमृतापेक्षाही मधुर आहे तुझ्या वचनामृताची आम्हाला तृप्ती होत नाही सूत म्हणाला व्यासांपासून श्रवण केलेली कथा आता तुम्हाला सांगतो अतिविख्यात मनोहर अवयव रूप व लावण्य संपन्न अशी तारा गुरुची दृष्टीस पडली ते दोघेही एकमेकांना पाहताच काम विवल झाले कामबाणाने आणि मदनाने पीडित होऊन ते दोघे तारा व चंद्र परस्परांवर प्रेम करू लागले आणि ते मदमंत होऊन रममाण होऊ लागले असेच काही दिवस लोटल्यावर ब्रहस्पतीने दुःखाकुल होऊन तारेला आणण्यासाठी आपला शिष्य पाठवला परंतु ती चंद्राला वश झाल्यामुळे परत आली नाही चंद्राने परत शिष्य पाठवलेला पाहून क्रुद्ध होऊन बृहस्पती स्वतः चंद्राकडे आला तो महाबुद्धिमान वाचस्पती हसतच चंद्राला म्हणाला हे चंद्रा धर्मशास्त्राने निंदे असे कृत्य तू केले आहेस माझी सुंदर भार्या तू का ठेवून घेतली आहेस मी देवगुरु असल्याने तुझा यजमान आहे हे मुढा तू गुरु भारताचा उपभोग कसा घेतला उपभोग घेतला असेल तर देवांच्या निवासस्थानात राहण्यास तू योग्य नाहीस म्हणून तू माझ्या कृष्णवर्ण नेत्र असलेल्या भार्येला सोड नाही हे दुरात्म्या केलास असे मी म्हणेनुक्त भाषण ऐकून रोहिणी आणि क्रोध रहित धर्मशास्त्रवेत पूज्य होतात तस्मात ती सुंदरी आपल्या इच्छेने तुझ्या घरी येईल आता ती बाला येथेच राहिली आहे ती येथे राहिल्याने तुझी काय हानी होत आहे कारण ती विषय सुखाच्या इच्छेने आपण होऊन इथे आलेली आहे काही दिवसांनी ती आपल्या इच्छेने तुझा घरी रजो रजोदर्शनाने स्त्रीचा आणि दैनिक कर्माने विप्रांचा दोष नाहीसा होतो हे धर्मशास्त्र तूच सांगून ठेवले आहेस हे चंद्राचे बोलणे ऐकून मदन व्याकुळ झालेला गुरु सत्वर स्वगृही गेला परंतु काही दिवसांनी पुन्हा व्यथित होऊन तो औषधीपती चंद्राकडे आला तेथे तो दाराजवळ उभा राहिला असता चंद्राच्या सारख्याने त्याला प्रतिबंध केला त्यामुळे तो क्रुद्ध झाला चंद्र केला के कि माते समान असलेल्या गुरुपत्नीचा उपभोग घेणाऱ्या बृहस्पती रागाने बाहेरूनच म्हणाला हे सुराधमा मुढा हे दुराचारी तू मंदिरात शयन करीत आहेस काय माझी स्त्री मला सत्वर दे नाही तुला शाप दे माझी प्रिया परत न देशील मी तुला भस्म करीन ही शापवाणी ऐकताच द्विजराज चंद्र हसत बाहेर येऊन त्याला म्हणाला तू काय फाजील भाषण करीत आहेस कृष्ण वर्णने नाही तेव्हा हे द्विज तू एखादी कुरूप स्त्री भिक्षुकाच्या घरी अशी स्त्री योग्य नव्हे अनुरूप अशा स्त्रीशी क्रीडा करावी पण हे मंदबुद्धे कामशास्त्राचा सिद्धांत तुला विधित नाही तू चालता हो तुला शक्य असेल ते तू कर ही उत्कृष्ट स्त्री मी परत देणार नाही तू कर्मात असल्यामुळे हे गुरु मी स्त्री देत नाही तुझ्या इच्छेस येईल तसे कर हे चंद्राचे भाषण ऐकून गुरु इंद्राकडे गेला गुरु दुःखाकुल होऊन आलेला पाहताच इंद्राने स्वस्त मन करून पाद्य अर्ध्य आचमनीय इत्यादी उपचारांनी त्याची पूजा केली उदार इंद्रखिन झालेल्या गुरुला म्हणाला हे महाभाग्यशाली महामुने आपण कोणत्या चिंतेमुळे शोकाकुल झाला आपल्या आधी नाही ब्रह्मा विष्णू शंकर हे तुला सहाय्य करतील तेव्हा आपली काय चिंता आहे ती कथन करा गुरु म्हणतो उत्कृष्ट नेत्रांनी युक्त असलेली माझी भार्या तारा चंद्राने हरण केली आहे आणि तो दुरात्मा वारंवार प्रार्थना करून ती परत देत नाही तेव्हा राजा मी काय करू तूच आमचे रक्षण कर हे इंद्रा मी दुःखीत आहे मला कर ऐकून इंद्र म्हणाला आपण दुःख करू नका मी आपण सहाय्य करीन निरोप पाठवूनही तो दुरात्मा आला नाही तर सर्व देव सैन्यासह हो, मी त्याच्याशी युद्ध करीन असा गुरुला धीर देऊन बोलण्यात चतुरासा दूत इंद्राने चंद्रलोकी मी, इंद्रा मी तुला कथन करतो चंद्रा तू धर्मवेत्ता आहेस तू नीती जाणतोस तुझा पिता अत्रीही धर्मात्मा आहे म्हणून निंद कर्म करणे तुला योग्य नाही सर्वांनी आपल्या भार्येचे रक्षण केले पाहिजे त्या भार्य करता खरोखर कलह हो स्त्री रक्षण सर्व प्राणी कर अठावी शुभ दक्षक भारिया गुरुपत्नी उपभोग घे की बर कर मेनका प्रभृति इतर सुंदर अपसरा स्वर्ग है तू उपभोगे गुरुपत्नी सूड समर्थ जर अहमपणामुळे निंद कर्म करू लागले तर अज्ञान त्यांचे अनुकरण करू लागतात आणि धर्माचा क्षय होतो तुझ्यामुळे देवांमध्ये कधी होऊ नये म्हणून तू मनोहर गुरुपत्नी सोड हे ऐकून चंद्र झाला आणि त्याने व्याजोक्तीने इंद्राच्या दूता उलट निरोप पाठवला हे महापराक्रमी इंद्रा तू धर्मवेत्ता आणि देवांचा अधिपती आहेस तुझा पुरोहितही तसाच आहे तुम्हा त्यांची बुद्धी सारखीच आहे दुसऱ्याला उपदेश करायला सर्व लोक प्रवीण असतात पण प्रसंग आल्यावर स्वतः तसे वागणारे धर्मशास्त्राला उपभोग घेणे या शास्त्राशी विरोध आहे का बलवाना सर्व स्वकीयच आहेत पण दुर्बला काही एक स्वकीय नाही तारा ज्याप्रमाणे माझ्यावर अनुरक्त आहे तशी गुरुवर नाही तेव्हा धर्माने वा न्यायाने अनुरक्त स्त्रीचा कसा बरे त्याग करावा संसार अनुरक्त स्त्री बर स्त्री बरोबर कसा होईल संून तेव्हापासून तारा बृहस्पती विषयी विरक्त झालेली आहे मी त्या सुंदरीला देणार नाही हे इंद्रा तुला इच्छा होईल तसे कर दूताने इंद्राला चंद्राचा निरोप सांगितल्यावर इंद्र क्रुद्ध झाला त्यांनी गुरु सहाय्यासाठी सैन्याची तयारी केली कलह उपस्थित झाल्याचे ऐकून शुक्र गुरुद्वेषामुळे चंद्राकडे जाऊन म्हणाला हे महाबुद्धीमान चंद्रा इंद्राशी तुझा संग्राम झाल्यास मी मंत्रसा तू गुरुपत्नी देऊ नकोस शुक्र गुरुचा शत्रू आहे असे समजून शंकराने गुरुला सहाय्य केले तारकासुराच्या संग्रामाप्रमाणे हा संग्राम सत्वर सुरू होऊन पुष्कळ वर्षे टिकला ह्याप्रमाणे युद्धावलोकन करताक्षणीच हंसारूढ होऊन ब्रह्मदेव तिथे आला तो म्हणाला गुरुची भार्या सोड नाही तर विष्णूला आवाहन करून मी क्षय करीन हे महाबुद्धिमान शुक्राचार्य संगतीच्या दोषामुळे तुझी बुद्धी न्यायविरुद्ध झाली काय असा शुक्राचार्याचा निषेध केला तेव्हा गुरुची भार्या सोड असे सांगण्यासाठी तुझ्या पित्याने मला पाठवले आहे असा शुक्राचार्यानेही त्या चंद्राचा निषेध केला शुक्राचार्यांचे ते अद्भुत भाषण ऐकून गुरुलाही प्रिय नसलेली ती सुंदर आणि गर्भिणी गुरुपत्नी चंद्राने परत दिली अशा प्रकारे पत्नीची प्राप्ती झाल्यावर आनंदीत होऊन गुरुभारे सह घरी गेला देवदैत्यही आपापल्या घरी गेले ब्रह्मा व शंकर स्वस्थानी गेले काही कालाने शुभ दिवशी शुभ नक्षत्रावर तारेला गुणानी चंद्राशी बरोबरी करणारा असा शुभपुत्र झाला पुत्र झाल्यावर गुरुने सर्व जातकर्म यथाविधी केले पण ही गोष्ट चंद्राला समजल्यावर त्याने गुरु कडे दूध पाठवला हा पुत्र तुझा नसून माझ्या उत्पन्न झालेला आहे तेव्हा तू यधी जातकर्म का केलेस हा चंद्राचा निरोप बृहस्पती म्हणाला हा पुत्र माझ्यासारखा असून माझा आहे असे बृहस्पतीने म्हटल्यावर पुन्हा वाद निर्माण झाला पुन्हा देवदैत्य संग्राम भूमीवर प्राप्त झाले तेव्हा शांततेची इच्छा करणारा प्रजापती ब्रह्मदेव देवांसनुखी निवारण केले ब्रह्मदेवाने तालेला विचारले हे कल्याणी हा पुत्र कोणाचा तेव्हा ती सुंदरी लाजेने मानखाली घालून हळूच म्हणाली चंद्राचा आणि ती घरात गेली तेव्हा प्रसन्न होऊन चंद्राने पुत्राचा स्वीकार केला त्याचे नाव बुध ठेवले नंतर सर्वज स्वस्था परत गए अध्याय अकवा समाप्त